श्लोक नेयम बाराव ज्ञेयम अमृतम पावतो ते जे ज्ञेय ते मी सांगतो ते हे आदिरहित परब्रम्ह होय ते सतही नाही आणि असतही नाही असे ज्ञाते म्हणतो तरी ज्ञेय म्हणणे ते येण्याची कारणे जे ज्ञाने वाचून कवणे उपाय तर ब्रह्माला ज्ञेय म्हणायचे ते एवढ्या करत कि ते ब्रह्म ज्ञाना वाचून दुसरे कोणत्याही उपायाने जाणले जात नाही आणि जाणीतले या काही करणे नाही जे थे जाणणे तन्मया ते आणि आणि जे ब्रम्ह जाणल्यावर काहीच करायचे राहत नाही व ज्याचे ज्ञान जाणणाऱ्याला ज्ञेय स्वरूप करते जे जाणी याची साठी संसाराची काढून या काठी जिरुनी जायचे पोटी नित्यानंदाचा जा। ते ज्ञेय स्वरूप जाणल्यामुळेच संसाराचे कुंपण काढून टाकून म्हणजेच संसाराचा निराश करून नित्यानंदाच्या पोटात जिरून जावे म्हणजे नित्यानंद रूप व्हावे ते ज्ञेय गायसे आदी जया नसे परब्रह्म आप ते ने असे आहे की ज्याला आरंभ नाही व ज्याला परब्रम्ह असे स्वभावत नाव आहे ते नाही म्हणून विश्वाची ऐसे म्हणजे जे नाही म्हणायला जावे तर जे विश्वाच्या आकाराने दिसते आणि ते ब्रह्म विश्वच आहे असे म्हटले तर विश्व हा मिथ्याभास आहे रूपवर्ण व्यक्ती नाही दृश्य द्रष्ट असति तरी कोणे कैसे मनावे पा त्या ब्र ठिकाणी रूप रंग व आकार ही नाही व दृश्य म्हणजे पाहण्याचा विषय व द्रष्टा म्हणजे पाहणारा ही स्थिती पण नाही असे असल्यामुळे ते आहे हे कोणी व कसे मनावे। आणि साचची जरी नाही तरी महदादी का कोणे स्फुरत कैसे काय ते विणसे आणि असे आहे म्हणून जर ते खरोखरच नाही असं म्हणावं तर महत्त्वादी कोणाच्या ठिकाणी स्फुरतात व त्याच्या पाचून कोठले काय आहे म्हणजे त्याच्या पाचून दुसरं काहीच नाही आथी नाथी हे देखो निमुखी जाहली विचारशी मोडली वाट जेथे म्हणून जे ब्रह्म पाहून आहे नाही ही भाषा मुखी झाली जे आहे म्हणता येत नाही व जे नाहीही म्हणता येत नाही व त्या ब्रमाच्या ठिकाणी जैसे भांड घट शे पृथ्वी तैसे होऊनिया सर्वे असे जे वस्तू डेरा घागर व परळ यामध्ये माती जशी त्या, त्या आकाराने असते त्याप्रमाणे जी वस्तू म्हणजे ब्रह्म वस्तु, सर्व जगतात सर्व पदार्थ होऊन राहिलेली आहे सर्वतः पाणी पादम तत्सर्व क्षिशिरोमुखम सर्वतःमल्लोके सर्वृत्ति त्याचे हस्तपात सर्वत्र आहेत ते विश्वबाहू व विश्वाघ्री आहे त्याचे नेत्र शिर मुख सर्वत्र आहेत म्हणजे ते विश्वतक्षु विश्वमूर्धा व विश्वतोमुख आहे त्याचे कान सर्वत्र आहेत त्या सर्व ऐकू येते याप्रमाणे ते सर्व विश्वामध्ये सर्वाला व्यापून राहिलेले आहेत आघवाची देशी काळी नवता देश देशकाळा वेगळी जे क्रिया स्थूळा स्थूळी त्याची हात जयाचे सर्व देशामध्ये व सर्व कालामध्ये देशकालाहून जी वस्तू वेगळी न होता जी क्रिया स्थूल व सूक्ष्माकडून म्हणजे देहाकडून व अंतकरणाकडून होते तेच म्हणजे ती क्रियाच ज्याचे म्हणजे ब्रह्माचे हात आहेत तया या कारणे विश्वबाहू ऐसे म्हणणे जे सर्वची सर्वपणे सर्वदा करी या कारणास्त त्या वस्तूला विश्वबाहू असे म्हटलेले आहे कारण कि ती वस्तू सर्व होऊन एक सर्व काळ सर्वच करत असते आणि समजता हिठा या धनंजय आले म्हणून जया विश्वांघ्री नाव आणि सर्व ठिकाणी एकाच काली ते ब्रह्म आहे म्हणून अर्जुना त्यास विश्वांघ्री म्हणजे ज्याचे चरण सर्वत्र आहेत असे नाव आहे अंग डोळे नाही तर वेगवेगळे जसे सूर्याला अंग व डोळे हे वेगवेगळे नाहीत तशी जी वस्तू ही पदार्थाच्या स्वरूपाने असल्यामुळे ती सर्वच पाहणारी आहे म्हणून ही विश्वतश्चक्षु हा चक्षुचा था ठाई पक्षू बोलावया दक्षु जाक्षु म्हणजे सर्वत्र नेत्र आहेत असा असा हा प्रकार नेत्र रहिताच्या ठिकाणी बोलण्यास वेद तयार झाला जे सर्वांच्या शिरावरी जे नित्य नांदे सर्वापरी ऐसीए स्थितीवरी विश्वमूर्धा मणिपे जे सर्वांच्या मस्तकावर नित्य सर्व प्रकारांनी नांदत आहे अशी स्थिती असल्यामुळे ते असधा म्हणजे सर्वत्र मस्तके असे म्हटले जाते पैगा मूर्ती ते अर्जुन असे पहा कि अग्निच्या ठिकाणी ब्रह्म सर्व अंगाने सर्व भोगित आहे या लागीत या पार्थ विश्वतो मुख हे व्यवस्था आली वाकवथा श्रुतीची या कारणाने अर्जुना त्याला विश्वतोमुख म्हणजे ज्याला सर्वत्र मुखे आहेत असा हा प्रकार श्रुतीच्या बोलण्यात आला आणि वस्तू मात्री गगन जैसे असे संलग्न तैसे शब्द जाती कान सर्वत्र जय आणि जसे आकाश सर्व वस्तूत मिळून आहे त्याप्रमाणे ज्याला सर्वत्र शब्द मात्राच्या ठिकाणी कान आहेत म्हणून आम्ही तयाते म्हणू सर्वत्र आईकते ऐसे जे सर्व ते असे म्हणून अमित्यास सर्व ठिकाणी ऐकणारे असे म्हणतो या प्रमाणे जे सर्व पदार्थ केले हे बुद्धिमान अर्जुना सहज विचार करून पाहिले तर विश्वतश्चक्षु या श्रुतीने त्या वस्तूच्या व्याप्तीचे वर्णन केले वाचून हस्त नेत्र पाये हे भाष ते आहे सर्व शून्यत्वाचा नसा हे निष्कर्ष उरवी ब्रह्म हे सर्व शून्यपणाचा शेवट आहे हाही सिद्धांत ज्या ठिकाणी सहन होत नाही त्या ठिकाणी म्हणजे ब्रह्म वस्तूच्या ठिकाणी हात पाय डोळे हे बोलणे कुठे आहे पै कल्लोळा ते कल्लोळे ग्रसीत असे ऐसे कळे परी ग्रासा वेगळे आहे काही एका लाटेने दुसऱ्या लाटेला गिळून टाकले असे कळते म्हणजे वाटते परंतु तेथे ग्रासणारे हे ग्रासले जाणाऱ्याहून वेगळे आहे का बोलावया नावे का, करावे लागे त्याप्रमाणे खरोखर जे एक आहे तेथे व्याप्य म्हणजे व्यापले जाणारे व व्यापक म्हणजे व्यापणारे असा भेद कोठे आहे परंतु करता, व्याप्य व व्यापक असा भेद क्षणभर करावा लागतो पैशून्य जे वादवे जाहले, ते बिंदुले एक पाहिजे केले तसे अद्वैत सांगावे बोले ते द्वैत कि जे शून्य हे जेव्हा दाखवायचे असते तेव्हा एक बिंदुले करावे लागते त्याप्रमाणे अद्वैत जेव्हा शब्दाने सांगायचे असते तेव्हा द्वैत करावे लागते ए रवी तरी पार्था गुरु शिष्य सतपथा आडळू पडे सर्वथ बोल अर्जुन अद्वैताचे वर्णन करण्याकरता द्वैत केले नाही तर गुरु शिष्यांच्या सन्माला म्हणजे संप्रदायाला पूर्णपणे म्हणून श्रुतीने द्वैताच्या सहाय्याने अद्वैताच्या ठिकाणी वर्णन करण्याचा मार्ग मोकळा करून दिला श्लोक चौदा सर्वेंद्रिय गुण सर्वेंद्रिय विवर्जितम असत सर्व भ्रुच व निर्गुण गुण भोक्तृ इंद्रिय व सत्वादी गुण यांच्या आकाराने ते भासते असे दिसते पण ते स्वतः सर्व इंद्रिया सर्व धारण करणारे आहे ते निर्गुण आहे परंतु सर्व गुणांचे पालन करणारे आहे ते आता अवधारी गोचरे आकारीय जियापरी व्यापक असे ते ज्ञेय ब्रह्म ज्या प्रकाराने या सर्व दृश्य आकार मात्रामध्ये व्यापून आहे तोच प्रकार आता एक तरी ते ऐसे, अवकाशी आकाशे पटी पटू होऊन असे तंतुजेवी तरी हे अर्जुना ते ब्रह्म असे आहे की जसे अवकाशाच्या ठिकाणी आकाश व्यापून आहे अथवा वस्त्रामध्ये तंतु जसा वस्त्र होऊन राहिला आहे उदक होऊनि उदकी रसू जैसा अवलोके दीपणे दीप की तेज जैसे पहा की पाण्यामध्ये रस जसा पाणी होऊन असतो अथवा दिव्यामध्ये दिवा होऊन जसे तेज असते कर्पुरत्वे कापुरी सौरभ्यसे जयापरी शरीर होऊन शरीरी कर्मे जेवी त्याप्रमाणे कापुरामध्ये सुगंध कापूर होऊन असतो अथवा शरीरामध्ये जसे कर्म शरीर होऊ नसते बहुना जैसे पांडवा सोनेची सोनयाचा रवा तैसे जे या सर्वा सर्वांगी असे फार काय सांगावे अर्जुना तसा सोनेच सोन्याचा तुकडा होऊ नसतो त्याप्रमाणे जे ब्रह्म या सर्वांच्या सर्व अंगात आहे पै रवेपणा माझी वडे तवा ऐसे आवडे वाचून सोने सांगडे सोनया जेवी येथून ब्रह्माची व्याप्ती जगामध्ये कशी आहे ते व्यतिरिक्त दृष्टांताने दाखवतात परंतु ते सोने तुकडे पणामध्ये असते तेव्हा तो सोन्याचा तुकडा आहे असे वाटते पण वास्तविक पाहिले तर तुकड्या वी आला लोखंड लोहनभेकी हे मित्र अर्जुना पाण्याचा ओघ जरी वाकडा असला तरी पाणी जसे सरळच असते अथवा लोखंडात अग्नीचा प्रवेश झाला म्हणून तू अग्निजसा लोखंड होत नाही घटाकारे तरी दिसे वाटते व मठामध्ये सापडलेले आकाश हे चौकमी आकाराचे दिसते परि ते पर अवकाश जैसे नोहे जतीची का आकाशे ते विकार होऊन तैसे विकारी नोहे परंतु आकाश हे जसे ते अवकाश झाले नाही म्हणजे घाटातील वाटोडी पोहडी अथवा मठातील चौकोनी पोहडी झाली नाही त्याप्रमाणे जे ब्रिकारिये अथवा सत्वादी गुणाधिक होऊन झाले नाही मन मुख्य इंद्रिय सत्वादी गुण यनंजय आवडे किर अर्जुन ते ब्रह्म मन ज्यात मुख्य आहे अशा इंद्रियांसारखे आणि सत्व राजादी गुणांसारखे असल्याचे वरून वरून दिसते खरे परी पै गुळाची गोडी नोहेची गोडी जरी ढेपेच सापडलेली असते तरी ती गोडी ढेपेच्या आकारासारखी झालेली नसते त्याप्रमाणे गुण व इंद्रिये यात जरी ब्रम्ह वस्तू आहे तरी ब्रम्ह वस्तूच्या ठिकाणी गुण व इंद्रिये हे खरोखर नाहीत अगा क्षीराची ये असे परी क्षीरची नोहे जैसे कपि ध्वज हे कपि ध्वज अर्जुना दुधाच्या अवस्थेत तूप हे दुधाच्या आकाराने असते परंतु ते दुधच जसे तूप नसते तैसे जे ये विकारी विकार नोहेवधारी पै आकारा नाम भोवरी ये रोने ते सोने त्याप्रमाणे जे ब्रम्ह या विकारात आहे परंतु जे विकार नाही असे समज ते कसे तर ज्याप्रमाणे आकाराला बुगडी हे नाव आहे बाकी सोने, सोने ते सोनेच आहे या उघड मराठी वेगळे पण धनंजय पासोनीय अर्जुना या उघड उघड मराठी म्हणजे सोप्या भाषेने सांगायचे म्हटले तर तू गुण इंद्रियांपासून वस्तूचे वेगळे समज नाम रूप संबंधू जाती क्रिया भेदू हा आकारा सी प्रवादू वस्तू सी नाही नाम रूप संबंध जाती क्रिया व भेद हे सर्व आकारालाच बोलणे आहे वस्तूला हे बोलणे नाही ते गुण वेकही काही गुणातया संबंधू नाही परितया चाची ठाई आभासती ते ब्रह्म कधीही गुण होत नाही आणि त्याचा व गुणांचा काही एक संबंधही नाही पण गुण हे त्याच्याच ठिकाणी भासतात ये तुले या साठे संभ्रांता एवढ्यामुळे ते गा धरणे ऐसे अभ्रते जेवी आकाशे का प्रतिवदन जायसे आरसेने पण अर्जुना त्या वस्तूचे ते गुणाला धारण करणे असे आहे कि जसे आकाश ढगांना धारण करते अथवा आरसा जसा प्रतिबिंबाला धारण करतो सूर्य प्रतिमंडळ जैसे सलील का रश्मी करी मृग जल धरी जे जेवी पाणी जसे सूर्याच्या प्रतिबिंबाला धारण करते अथवा सूर्यची किरणे जशी मृग धारण करतात तैसे गा संबंध विण य निर्गुण येरी वाया जाण मिथ्या दृष्टी अर्जुना त्याप्रमाणे वास्तविक संबंध वाचून या सर्व विकारांना ते निर्गुण ब्रह्म आधार होते परंतु विकारास आधार आहे हेही म्हणणे व्यर्थच आहे कारण ते ब्रह्माच्या कल्पनेचे अंगीकार करून म्हटलेले आहे असे समज आणि या परी निर्गुणे गुणाते भोगणे रंकार करणे स्वप्ने जैसे आणि पुरुषाने स्वप्नात जसे राज्य करावे त्याप्रमाणे निर्गुण ब्रह्माने गुणांचा भोग घेणे होते गुण अथवा गुण भोगूर्गुणी लगू बोलो नुण संबंध है बहिंत भूता चरमे वेय दूरस्थम शांति के भूतमतर बाहर है आत है ते अचर आहे चरा आहे सूक्ष्मत्वामुळे ते पूर्णपणे जाणण्याला अशक्य आहे ते दूर आहे आणि समीप ही आहे जे चराचर माजी असे पांडू सुता नाना वन्ही उष्णता अभेदे जैसे अर्जुना अनेक अग्नीतून जशी एकच उष्णता भेदरहित रूपाने असते त्याप्रमाणे जे ब्रम्ह चराचर भूता मध्ये असते तैसे अविनाश भावे जे सूक्ष्म दशे आघावे व्यापुनी असे ते जाणवे ज्ञेयथ त्या प्रकारच्या म्हणजे वरील दृष्टांता प्रमाणे रूपाने व सूक्ष्म स्थितीने जे ब्रह्म सर्व स्थावर जंगमाला व्यापून आहे ते येथे ज्ञेय आहे असे समजावे जे एक आतू बाहेरी जे एक जवळ दुरी जे एक वाचून परी दुजी नाही चराचराच्या आत बाहेर जे एक जवळ आणि दूर आहे इतकेच नवे तर ज्या एका वाचून दुसरा प्रकार मुळीच नाही क्षीरसागरीची गोडी माझी बहु थडी थोडी हे नाही तया परवडी पूर्ण जेगा। गर्जुना क्षीर समुद्राची गोडी क्षीरसागराच्या मध्यभागी फार आणि काठाची थोडी हे प्रकार जसे क्षीरसागराच्या ठिकाणी नाहीत त्याप्रमाणे जे सर्व बाजूंनी पूर्ण आहे स्वेद प्रभूती वेगळाल्या भोवती जयाची अनुस्युती हो करून वेगवेगळ्या प्राण्यात ज्याच्या व्याप्ती न्यून हे श्रोते मुख टिळका हे श्रोत्यांचे भूषण अर्जुन ज्याप्रमाणे कित्येक हजारो घागरीमध्ये चंद्राचे प्रतिबिंब पडले असताही चंद्रबिंबाला अनेकता येत नाही नाना लवण कणाची राशी शारता एक ची जैसी का कोडी एकी उसी एकची गोडी मिठाचा अनेक कणांचा ढिगातून जसा एकच खारेपणा असतो अथवा कोट्या मध्ये उसात जशी एकच गोडी असते श्लोक सोळावा अविभक्तम च भूतषू विभक्तम इव चम भूत भरु च तज्ञेयम ग्रसे प्रभावेष्णू चवत अविभक्त आहे तरी भूतांचे ठिकाणी नाना नानाखे आहे भूतांचे पालन करणारे ते आहे संहारकाली भूतांचा ग्रास करणारे व निर्माणकाली उत्पन्न विश्वकार्या सुमती कारण जे ग्याप्रमाणे अनेक भूतमात्रांच्या मध्ये जे एक सारखे व्यापून राहिलेले आहे व हे चांगल्या बुद्धीचे अर्जुन जे ब्रम्ह विश्व ह्याच कोणी एका कार्याला कारण आहे म्हणून हा भूताकारू जेथोनी ते आधारू कल्लोळा सागरू जिया परी म्हणून ज्याप्रमाणे लाटा समुद्रापासून उत्पन्न होतात व त्या लाटांना जसा समुद्रच आधार असतो त्याप्रमाणे ज्या ब्रह्मा पासून हा भूताकार उत्पन्न होतो तेच ब्रह्म त्या भूताकाराला आधार आहे बाल्यादी तिन्ही वयसे काया एक जैसे तैसे आदीस्थिती ग्रासी अखंड जे बाल्य तारुण्य वृद्धावस्था या तिन्ही अवस्थात शरीर जसे एकच आहे त्याप्रमाणे जगाच्या उत्पत्ती स्थिती व लय या तिन्ही स्थितीत ते ब्रह्म अखंड हे एक सारखे असते सायम प्रातर मध्यान्ह होता जाता दिनमान जैसे का गगन पालटेन सायंकाल प्रात आणि मध्यान काल या क्रमाने सबंध दिवसही होत जात असताना जसे आकाश बदलत नाही अग सृष्टी वेळे प्रियोत्तम म्हणते हे प्रियोत्तम अर्जुन जगाच्या उत्पत्तीच्या काली ज्याला ब्रह्मदेव असे म्हणतात व व्याप्ती काली जे पालनकाली जे विष्णू या नामाला प्राप्त झाले मग आकारुहा हपे ते व रुद्र जे म्हणपे तेही गुणत्रय जेव्हा लोपे तै जय शून्य मग जेव्हा हा जगदाकार नाहीसा होतो त्या त्यावेळी ज्या सुरु असे म्हणतात व रजसत्व तमादी तीन गुण उत्पत्ती स्थिती लय ते देखील नाहीसे होतात त्यावेळेला जे ब्रह्म शून्य म्हणजे निर्धर्म होऊन राहते नभाचे शून्यत्व गिळून गुणत्रय नुरवून ते शून्य ते, ते महाशून श्रुती वचन संमत आकाशाचे शून्यत्व घेऊन सत्वादी तिनी गुणांचा नाश करून जे शून्य असते तेच महाशून होय अशा बद्दल वेदवचन प्रमाण आहे श्लोक सतराव ज्योतिषामो तमसह ज्ञान ज्ञेयम ज्ञान गम्य मृदि सर्वस्यधिष्ठित तेज व अंधाराच्या पलीकडे असे ज्ञाते म्हणतात ज्ञान तेच आहे ज्ञेय तेच आहे व ज्ञानाच्या योगाने जानले जाणले जाणारेही तेच आहे सर्व भूतमात्रांचे हृदयामध्ये तेच स्थित आहे जे अग्नीचे दीपन जे चंद्राचे जीवन सूर्याचे नयन दे चेतवणारे आहे व चंद्राचे जीवन म्हणजे चंद्राला अमृत देणारे आहे व ज्या ब्रह्माच्या प्रकाशाने सूर्याचे डोळे पाहतात जयाचे निडे तारा गण उबडे महा सुरवाडे जेणे राहाटे ज्याच्या जे उजेडाने तारे म्हणजे तार प्रकाशले जातात व ज्याच्या तेजाने सूर्य सुखाने वापरतो आधी, आधी जे वुर्धी वुर्धी, बुद्धी, बुद्धी जीवाचा जीव जे ब्रह्म आरंभाचा आरंभ आहे वाढीची वाढ आहे बुद्धीची बुद्धी आहे बुद्धी व जे जीवाचा जीव आहे जे मनाचे मन जे, मना, जे नेत्राचे नयन कानाचे कान वाचे वाचा जे मनाचे मन आहे जे डोळ्याचा डोळा आहे जे कानाचा कान आहे व वा जे वाचे वाच आहे जे प्राणाचा प्राण जे गतीचे चरण क्रियेचे करतेपण जयाचे जे प्राणाचा प्राण आहे जे गतीचे पाय आहे व ज्याच्यामुळे कर्माचे घडणे होते आकारू जेने आकारे विस्तारू जेणे जे विस्तारे संहारू जेणे संहारे पांडू कुमारा अर्जुना ज्याच्या योगाने आकार आकाराला येतो ज्याच्या योगाने विस्तार विस्तारतो व ज्याच्या योगाने संहार नाश करतो पाणी पिऊनी असे पाणी तेजा दिवे लावणी जेणे ते जे पृथ्वीची पृथ्वी आहे ज्या ब्रम्हूपी पाण्याला पिऊन पाणी हे पाणीपणाने आहे ज्याच्या तेजाने तेजास प्रकाश दिला जातो जे वायूचा श्वासोच्छवासू जे गगनाचा अवकाशू हे असो आघवाची आभासू आभासे जेणे जे श्वासो ले ले चा श्वासोच्छवास आहे व ज्या ब्रूपी पोकळीत आकाश राहिलेले आहे हे राहु दे हा सर्व जगतरूपी भास ज्याच्या योगाने भासतो किंबहुना पांडवा जे आघवेची असे आघवा जेथ नाही रिगावा द्वैत भावासे फार काय सांगावे अर्जुना जे सर्वांच्या ठिकाणी सर्व आहे व जेथे द्वैतपणाचा प्रवेश होत नाही द्रष्टा हे आघावे एक वाट काल जे पाहिले बरोबर दृश्य म्हणजे जगत व द्रष्टा म्हणजे पाहणारा हे सर्व ऐक्य भावाने होऊन जातात मग त्याची होय ज्ञान ज्ञाजे हन ज्ञाने गमिजे स्थान तेही ते मग ते ब्रह्मच ज्ञान होते व ज्ञात ज्ञेय व ज्ञानाने जाणले जाणारे ठिकाणी तेही तेच ब्रह्मच आहे जैसे सरली होती एक तैसे साध्यब करण्याचे संपल्यावर हिशोबातील निरनिराळ्या रकमा एक होतात त्याप्रमाणे साध्य साधन अधिक हे ब्रह्माचे ठिकाणी ऐक्यास येतात अर्जुना ठाई, न सरे द्वैताची वही हे असो जे हृदयी सर्वांच्या असे अर्जुना ज्या ठिकाणी द्वैताचा व्यवहार चालत नाही हे असो जे ब्रांच्या अंतकरणात असते श्लोक अठरावा इथे क्षेत्रम तथा अज्ञान ज्ञेयम चौकम समासत मदभक्त एत विज्ञाय मदभावायोपद्यप्रमाणे क्षेत्र तसेच ज्ञान आणि ज्ञेय संक्षेपाने सांगितली हे सर्व जाणून माझा भक्त मत स्वरूप तुझ्या या प्रमाणे हे क्षेत्र तुला स्पष्टपणाने व्यक्त करून दाखवले तैसेची क्षेत्र पाठी जैसेनी देखसी दिठी तैसे ज्ञान किरीटी सांगितले त्याचप्रमाणे क्षेत्राचा प्रकार सांगितल्यानंतर आम्ही ज्या रीतीने तुला डोळ्याने दिसेल त्या रीतीने तुला ज्ञान सांगितले के, तुझी, तुझी बुद्धी पुरे म्हणून तृप्त होईपर्यंत कौतुकाने आम्ही अज्ञानाचेही वर्णन केले आणि आता हे रोकडे उपपत्तीचे नि पडे निरुपिले उघडे ज्ञाय पैग आणि अर्जुना आताच विचाराच्या विस्ताराने ज्ञेय मूर्तीमंत्र स्पष्ट करून सांगितले हे आघवीच विवंचना बुद्धी भरून अर्जुन मत्सिद्धी भावना माझी अर्जुना हा सर्व विचार बुद्धीत भरून जे माझ्या भावनेने माझ्या स्वरूप सिद्धीला येतात देहादी परिग्रही संन्यासू करून आजीही जीवू माझा ठाई वृत्तीकू केलं ज्यांनी देहादी परिग्रहाचा त्याग करून आपला जीव माझ्या ठिकाणी वतनदार केला ते माते किरीटी हे या मीची होती। अर्जुना असे जे माझे बघत ते शेवट हाच विचार जाणून आपल्या मोबदला मला देऊन मदरूपच होतात मीची होती परी हे मुख्य गा अवधारी सोहोपी सर्वांपरी प्रचिलिया मी अर्जुना मीच होण्याचा मुख्य प्रकार हा आहे असे समज व इतर सर्व मदरूप होण्याच्या प्रकारांपेक्षा हा सोपा प्रकार आम्ही तयार केला आहे कायरी कि जे निराळी माचू बांधीचे अथवा सुई जे, तरी जैसे डोंगराच्या कड्याला वर जाण्याकरता जशा जा पायऱ्या कराव्यात व आकाशाच्या पोकळीत वर जाण्यास जशी जा मास बांधावी किंवा मा खोल पाण्यातून जाण्याकरता जशी जा त्या पाण्यात नाव घालावी ए आत्मा हे सांगो जरी विरोतमा तरी तुझी गिळेल ना सहज विचार करून पाहिले तर सर्वच आत्मा आहे हा विचार जर तुला एकदम सांगितला असता तर हे विरोतमा तो विचार तुझ्या बुद्धीला गिळला गेला नसता म्हणजे तुझ्या कल्पनेत आला नसता म्हणून हे कची चतुर्धा आम्ही केले जे अदळपणे देखिले तुझी ये प्रज्ञे तुझ्या बुद्धीचा असमर्थपणा पाहिल्या कारणाने एकच सर्व ठिकाणी भरलेले जे परब्रम्ह ते आम्ही चार प्रकारचे केले पई बाळ घासू वि चतुर्व्या जे कथिले आम्ही मुलाला जेव्हा जेवायला घालायचे असते तेव्हा एक घास वीस ठिकाणी करावा लागतो त्याप्रमाणे एकच परब्रम्ह चार प्रकारच्या निमित्ताने आम्ही तुला सांगितले एक क्षेत्र एक ज्ञान एक ज्ञेय एक अज्ञान हे भाग केले अवधान जाणून तुझे तुझे लक्ष पाहून म्हणजे तुझी ग्रहण शक्ती पाहून एकाच ब्रह्माचे एक ब्रह्मा क्षेत्र एक, एक ज्ञान एक ज्ञेय आणि एक अज्ञान असे आम्ही चार भाग केले आणि ऐसे निपार अभिप्राव तुझ हाता नये तरी हे व्यवस्था एक वेळ सांगो आणि अर्जुना असे सांगूनही जर हा अभिप्राय तुला कळला नसेल तर हाच प्रकार पुन्हा एक वेळा सांगा आता उठाई न करू एकही म्हणून आता त्या ब्रह्माचे चार ठिकाणी विभाग करणार नाही व सर्व एक ब्रह्मच आहे असे करूनही संपवणार नाही तर आत्मा व अनात्मा यांची सारखी योग्यता धरून प्रतिपादन करू म्हणजे एकाच ब्रह्माचे आत्मा म्हणजे पुरुष आणि अनात्मा म्हणजे प्रकृती असे भाग सारखे करून सांगू परी तुवा ये तुले करावे मागवनी ते आम्हा द्यावे जे कानाची नाव ठेवावे आपण पैग परंतु तू एवढे मात्र कर की आम्ही तुझ्या जवळ जे मागू ते तू आम्हाच दिले पाहिजे ते मागणे हे कि तू आपल्या स्वतःच कानाचे नाव ठेव म्हणजे इतर सर्व इंद्रियांचे व्यापार बंद ठेवून फक्त ऐकण्याचे काम चालू या श्री कृष्णाची या बोला पार्थू रोमांचू झाला तेथ देवो मनती दे भूम या कृष्णाच्या बोलण्याने अर्जुनाच्या अंगावर रोमांच उभी राहील ते पाहून देव म्हणाले तू चांगला आहेस पण हर्ष वेगाने अनावर होऊ नकोस ऐसे वेगू धरवनी म्हणे श्री प्रकृती पुरुष विभागू परिसे सांगू अर्जुनला येणारा हर्षाचा आवेग याप्रमाणे श्रीकृष्णाने आवरून श्रीकृष्ण म्हणाले कि प्रकृती पुरुषांचा विभाग सांगतो ऐक एक। श्लोक एकोणीस प्रकृती व विद्यु भाविकार गुणांश विधी प्रकृती संभव प्रकृती आणि पुरुष हे दोन्हीही अनादी आहेत असं जा देंद्रियादी विकार आणि सत्व इत्यादी गुण हे प्रकृती उत्पन्न झाले आहेत असे जा जया मार्ग ते जगी सांख्य म्हणती योगी जयाची भाटी वे लागी, मी कपिल झालो ज्या मार्गाला जगामध्ये योगी सांख्य असे म्हणतात आणि ज्या सांख्य मार्गाचे महत्व वर्णन करता, मी कपिल झालो तो आई क प्रकृति प्रकृती पुरुष विवेकू म्हणे आधी पुरुखू अर्जुना ते तो प्रकृती पुरुषांचा शुद्ध विचार तू ऐक असे आदी पुरुष जे श्री कृष्ण ते अर्जुनास म्हणाले तरी पुरुष अनादी आथी आणि तेची लागोनी प्रकृती सबसरीसी दिवती दोनी जैसी तर दिवस रात्र ही दोनी जशी बरोबर चालणारी म्हणजे चिकटलेली आहे त्याप्रमाणे पुरुष अनादी आहे आणि प्रकृती ही त्या वेळेपासून अनादी आहे का रूप वाया परिरूपा लागली छाया निकणू वाढे धनंजय कनेसी कोंड किंवा शरीर हे सावली आभासिक नाही तरी पण त्या खऱ्या शरीरास ज्याप्रमाणे ती सावली नेहमी अर्जुन ज्या प्रमाणे दाणे येण्याच्या कणीस हे असते तैसे जाण जवटे दोन्ही एक वाटे प्रकृती पुरुष प्रकटे अनादिसिद्धे त्याप्रमाणे उघड अनादि सिद्ध असलेले व एकमेकात मिसळलेले हे प्रकृती पुरुष जुळ्यासारखे आहेत असे समज पै क्षेत्र येणे नावे.. जे सांगितले आघवे.. तेची आघावे प्रकृती हेगा. अरे... क्षेत्र या नावाने जे सर्व सांगितले तेच येथे ही प्रकृती होय असे समजावे आणि क्षेत्रज्ञ ऐसे ज्या ते म्हणिले असे तो पुरुष हे अनारिसे न बोलो घे आणि आम्ही ज्याला क्षेत्रज्ञ असे म्हटले तोच पुरुष आहे असे समज आम्ही अन्यथा काही बोलत नाही <speaking> ना ये आनन हे नावे परी आननो हे लक्षण न चुकावे पुढत पुढती ह्याच हे निरनिराळी लाभे आहेत परंतु ज्याच्याविषयी निरूपण करायचे ते वेगळे नाही हे वर्म तू वारंवार चुकू नकोस तरी केवळ जे सत्ता ते पुरुष गा पांडुसुता प्रकृती हे समजता क्रिया अर्जुन केवळ जी सत्ता म्हणजे सदत्व तिला पुरुष हे नाव आहे आणि संपूर्ण क्रियेस प्रकृती हे नाव आहे बुद्धी इंद्रिये अंतःकरण इत्यादी विकार आणि हे तिन्ही गुण सत्वाधिक बुद्धी इंद्रिये अंतःकरण इत्यादी विकारांचा समुदाय सत्वादी म्हणजे सत्व रजतम हे तिन्ही गुण हा आघवाची मेळावा प्रकृती जाहला जाणावा हेची हेतू संभवा कर्माची हा सर्व समुदाय प्रकृती पासून झाला आहे असे समज आणि ही प्रकृतीच कर्माच्या उत्पत्तीला हेतू म्हणजे कारण आहे श्लोक विसाव कार्य कारण कर्तृत्व प्रकृती रुच्यते पुरुष नाम भोक्तृत्व हेतू रुच्यते कार्य म्हणजे मनाच्या प्रेरणेने इच्छित वस्तू मिळवण्याकरता इंद्रियांकडून होणारी क्रिया कारण म्हणजे ज्याविषयी इच्छा उत्पन्न झाली असते तो पदार्थ म्हणजे इच्छित वस्तू आणि कर्तृत्व म्हणजे इच्छित वस्तूच्या प्राप्तीच्या उद्योगास मनाकडून होणारी प्रेरणा या सर्वांस मूळ प्रकृती आहे असे म्हणतात आणि सुखदुःखांच्या भोगाला कारण पुरुष आहे असे म्हणतात एथ इच्छा आणि बुद्धी घडवी अहंकारे आधी मग तिती वेधी कारणाच तेथे प्रकृतीच्या ठिकाणी अगोदर इच्छा आणि बुद्धी ही अहंकाराच उत्पन्न करतात आणि मग त्या इच्छा आणि बुद्धी जीवाला कारणाच्या म्हणजे इच्छित वस्तू मिळवण्याच्या नादी लावतात ओवी नऊशे एकाहत्तर पासून उद्या